वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पहिला शत्रुला नकोसे करून सोडणारा हनुमान रावणाने नेलेल्या सीतेचे स्थान शोधण्याकरता करता, चा, चारण जात असणाऱ्या आकाशमार्गाकडे चालला दुष्कर कोणी जोडीदार नाही असे कर्म करू इच्छिणारा तो वानर डोके आणि मान ताठ करून चालला असता एखाद्या वृषभासारखा शोभू हरिणाना मारीत जाणाऱ्या दांडगट सिंहासारखा चालला होता काळ्या सावळ्या लाल पिवळ आणि गुलाबी रंगाच्या काळ्या आणि पांढऱ्या अशा निसर्गसिद्ध धातूंनी अलंकृत केलेल्या मनाला येईल ते रूप घेणाऱ्या देवासारख्या यक्ष किन्नर गंधर्वानी आणि सर्पाने आपापल्या परिवारासह वरचेवर गर्दी केलेल्या आणि श्रेष्ठ हत्तीने युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ पर्वताच्या सपाटीवर उभा राहिलेला जाव वानरश्रेष्ठ सरोवरात असणाऱ्या हत्तीसारखा शोभत होता त्याने सूर्याला महेंद्राला वायूला स्वयंभू ब्रह्मदेवांना आणि प्राणीमात्रांना हात जोडून जाण्याचा विचार केला आपल्याला जन्म देणाऱ्या वायूला पूर्वेकडे तोंड करून हात झडून तेथून तो समर्थ वानर दक्षिण दिशेला चढला उडून जाण्याचा याचा निश्चय झाला आहे असे वडील वानराला दिसून आले रामाला यश देण्याकरता तो पर्वकाळी भरते येणाऱ्या समुद्रासारखा वाढू लागला समुद्र पार करण्याची इच्छा धरून प्रमाणाबाहेर शरीर करून तो बाहूनी आणि पायांनी पर्वताला दडपू वानराच्या दडपण्याने तो पर्वत क्षण हल्ला शेंड्यावर फुले आलेल्या वृक्षांची सारी फुले त्या योगे झाडून पडली झाडावरून सरसर पडलेल्या सुगंधी पुष्पांच्या वर्षावाने सगळीकडे तो पर्वत जणू पुष्पमय पर झाल्यासारखा शोधू लागला पराकाष्ठाची वीरशक्ती असलेल्या हनुमंताने आवडलेला तो पर्वत मधमत्त हत्तीप्रमाणे पाण्याचे पाझर सोडू लागला त्या बलिष्ठाने महेंद्र पर्वताला आवडले तेव्हा ते त्याच्यातून सुवर्णवर्णाच्या आणि अंजन वर्णाच्या धारा फुटल्या पर्वताने मनशिळासकट मोठमोठ्या शिळा टाकल्या मध्यम ज्वाला निघण्याच्या अवस्थेत धुराच्या लोटात असलेल्या अग्नीसारखा तो दिसू लागला वानराने आवडताच गुहेत असलेले सर्व मोठमोठे जीव विकृत स्वर काढून रडू लागले ओरडू लागले पर्वताच्या आवडण्यातून निघणारा तो जीवांचा मोठा ओरडा पृथ्वीभर दिशा दिशात आणि उपवनात भरून गेला नागाने आपल्या मोठ्या फडा काढल्या त्यावरची स्वस्तिक चिन्हे स्पष्ट स्वस्त दिसत होती ते भयंकर आग ओकू लागले आपल्या दाताने शिळाचा चावू लागले त्याने संतापून जावा घेतलेल्या महान शिळा अग्निने पेटून जगू लागल्या आणि त्यांच्या हजारोंनी ठिकऱ्या होऊ लागल्या त्या पर्वतावर ज्या काही औषधी वनस्पती उगवल्या होत्या त्या विष मारणाऱ्या असल्या तरी नागांचे विष शमावणे त्यांना शक्य झाले नाही महाभूते ह्या पर्वत फोडून टाकेत टाकीत आहेत असे वाटून तपस्वी लोक आणि भ्यालेले विद्याधर आपल्या स्त्रीपरिवारासह पळाले पानगृहात असलेले सुवर्णाचे आसणे आणि भांडी बहुमोल पात्रे सोन्याच्या घाकरी हलके उंची लाटून खाण्याचे पदार्थ भक्षपदार्थ नाना प्रकारचे मासे बैलांचे कातडी सोन्याच्या मुठीचे खडग हे सर्व टाकून देऊन गळ्यात माळा घातलेले झिंगणारे लाल फुल्याने उठणे लावलेले लालसर आणि कमळासारख्या नेत्रांचे ते विद्याधर आकाशात गेले हार पैंजण विभिंद्या बाजूबंदलेल्या स्त्रिया चकित होऊन आपल्या प्रियकरासह स्मितमुद्रेने आकाशात थांबल्या हा पर्वतासारखा धिप्पाड वायुपुत्र हनुमान महावयानं वरुणाचे स्थान असलेला समुद्र ओलांडू इच्छितो रामाकरता आणि वानराकरता दुष्कर कर्म करण्याच्या हेतूने तो ओलांडण्यास कठीण अशा समुद्राच्या पलीकडच्या तीरावर पोहोचू इच्छितो असे तपस्व्यांचे उद्गार ऐकून विद्याधरत्या अद्वितीय वानश्रेष्ठाला पर्वतावर पाहू लागले अग्निसारख्या हनुमंताने आपले शरीर थरथर होऊन केस पिंजारले आणि प्रचंड मेघाप्रमाणे मोठ्याने गर्जना केली मागोमाग आपल्या केसांनी झाकलेले गोल शेपूट वर करून पक्षीराज गरुडाने सर्पाला आपटावेत असे आपटले अतिवेगात असणाऱ्या त्याचे मागच्या बाजूस वाकलेले शेपूट जणू गरुडाने महासर्प उचलून यावं दिसत होते त्या वानराने प्रचंड लोखंडी अर्गला अर्गलासारखे आपले दोन बाहू उंच करून स्थिर केले पाय आत घेऊन त्यावर कुल्ले टेकले त्या, त्या शोभिवंताने भुजा एकत्र आणले मान आखडली आणि त्या वीर वानाच्या अंगात तेज सत्व वीर्य यांचा प्रवेश आला दूरवरचा मार्ग निहाळीत त्याने आपले डोळे वर लावले आणि आकाशाकडे पाहात श्वास उरात कोंडून धरला त्या वानरवीराने पायावर घट्ट बैठक घेऊन कान संकोचले आता वर उडी घेण्याच्या तयारीत असलेला महाबलवान वानरश्रेष्ठ हनुमान वानराना म्हणाला जसा रामाने सोडलेला बाण वाऱ्याशी चढावड करीत जावा तसा मी रावण राज्य करीत असलेल्या लंकेत जाईन तेथे जर जनककन्या दिसली नाही तर याच वेगाने मी स्वर्गात जाईल तेथेही प्रयत्न करून सीता दिसली नाही तर राक्षस राजा रावणाला बांधून मी आणेन कार्य यशस्वी करून मी सीतेसह येईन किंवा रावणासह लंका उठून आणेन असे म्हणून तो वानरोत्तम अंगात आवेश भरून विचार न करता वेगाने वर उडाला त्या वानरवीराने स्वतःला गरुडच मानले तो वेगाने उडताच त्याच्या वेगाने पर्वतावर उगवलेले सारे वृक्ष आपल्या फांद्यावरून सगळीकडून उडाले मत्त कोएष्टी बसलेल्या आणि फुलाने डव्हरलेल्या वृक्षांना आपल्या मांड्यांच्या वेगाने वर वाहून नेत तो वानर विमल आकाशात गेला मांड्यांच्या वेगाने उठलेले वृक्ष काही क्षण वानराबरोबर गेले जणू आपल्या दूरप्रवासाला निघालेल्या आप्ताला पोचवायला गेलेले आपतच मांड्यांच्या वेगाने हललेले साल इत्यादी मोठे मोठे वृक्ष सैन्याने राजाच्या मागोमाग जावे तसे हनुमंताच्या मागोमाग गेले शेंड्यांवर फुललेल्या अनेक वृक्षांसह चाललेला पर्वतासारखा वानर हनुमान अद्भुत दिसू लागला जे वृक्ष अतिशय वजनदार होते ते जणू महेंद्राच्या भयाने पर्वतानी समुद्रात बुडी तसे समुद्रात बुडाले त्या कपिच्या अंगावर नाना प्रकारची फुले अंकुर आणि कळ्या पसरल्या होत्या त्यामुळे मेघासारखा असलेला तो काजव्याने जसा पर्वत शोभावा तसा शोभू लागला त्याच्या वेगाने मुळातून उपटलेले वृक्ष फुले उधळीत पाने जाऊन इतस्त पडले जणू पोचून परत फिरलेले मित्रच वानराने उत्पन्न केलेल्या वायूमुळे हललेली विविध प्रकारची फुले हलकी असल्यामुळे सागरात पडून मनोहर दिसत होती नाना वर्णांच्या सुगंधी पुष्पराशीने तो वानर विजेच्या चमकार्याने शोभणाऱ्या उगवत्या मेघासारखा शोभत होता त्याच्या वेगाने उधळलेल्या फुलामुळे पाणी सुंदर तारे उगवलेल्या आकाशा आकाशाप्रमाणे आकाशात उभारलेले बाहू पर्वत शिखरापासून बाहेर पडलेल्या पंचमुखी नागासारखे होते लाटांचा समुदाय असलेला महासागर जणू तो पिऊन टाकत असल्यासारखा दिसला तो महाकपी जणू आकाश प्यायला चाललेला चालला हैसा दिसला वायूच्या मार्गावरून जाणाऱ्या त्याचे विजेच्या तेजासारखे डोळे पर्वतावरील दोन दानावळाप्रमाणे प्रकाशत होते त्या वानर मुखाच्या व्यापक पिंगट वलयात होते सूर्यबिंबा सारखे शोभत होते उडत जात असताना त्या वायुपुत्राचे हरणारे शेपूट आकाशात उंच केलेल्या इंद्रध्वजाप्रमाणे शोभत होते गोल शेपटाचा तो हनुमान शुभ्र दाडीचा वायुपुत्र तो बुद्धिमान आपल्या गोलमंडळात असलेल्या सूर्यासारखा दिसत होता त्याचा कुल्यांचा प्रदेश अतिशय तांबडा असल्यामुळे त्या योगेतो महावानर तांबडी धातू उकरून काढलेल्या महान पर्वतासारखा शोभत होता सागरावरून उडून जात असलेल्या त्या वानर सिंहाच्या दोन्ही बगलांकडील हवा मेघासारखा प्रचंड आवाज काढत होती आकाशात अगदी वरच्या भागातून निखळलेली उल्का खाली पडत असताना मागे जसा तिचा पट्टा दिसतो तसा तो वानर श्रेष्ठ दिसत होता अंग वाढलेला तो सूर्यासमान वानर उडत जात असता कंबर बांधलेल्या प्रचंड हत्तीसारखा शोभत होता वर शरीर असल्यामुळे आणि त्याची दाट छाया खाली समुद्रार पडल्यामुळे तो वानर वाऱ्याने हलणाऱ्या नावेसारखा वाटत होता तो महान वानर समुद्राच्या ज्या ज्या भागावरून गेला तो तो भाग त्याच्या वेगाने उफाळल्यासारखा दिसत होता सागराच्या वर उठणाऱ्या लाटांना पर्वतासारख्या आपल्या छातीने हाणीत महावेगानं तो महावानर उडत पुढे चालला वानराने उठवलेल्या बलवान वायो व वा मेघामुळे उठणारा वायो यांनी घोर नाद करणाऱ्या सागराला अतिशय कापून सोडले समुद्रात मोठमोठ्या लाटा उठवीत जणू आकाश पृथ्वीना विखरून टाकीत तो वानर श्रेष्ठ उडत चालला महासागरात मेरू मंदारासारख्या उंच उठणाऱ्या लाटांना जणू एक एक करीत तो महावेगवान वानर ओलांडीत चालला त्याच्या वेगाने वर उखलेले पाणी मेघापर्यंत गेले आणि शरद ऋतूत पसरलेल्या आकाशातल्या आभ्राप्रमाणे दिसू लागले तिमी नावाचे मोठमोठे मासे सुसरी लहान मासे कासवे ही उघडी पडल्यासारखे झाली जणू अंगावरचे वस्त्रे ओढून घेतलेले प्राणीच आकाशातून तो वानरवीर उडत जात असताना त्याला पाहून सागरातील भुजंगाना तो गरुडच असावा असे वाटले दहा योजन रु, रुंद आणि तीस योजन लांब अशी त्या वानरसिंहाची छाया वेगामुळे मोठी सुंदर दिसत होती पांढऱ्या ढगांच्या समूहासारखी त्याची छाया त्याच्याबरोबरच हालणारी समुद्रात पडली होती ती शोभून दिसत होती वायू मार्गावर आधांतरे असलेला तो महा तेजस्वी प्रचंड शरीराचा महावानर पंख असलेल्या पर्वताप्रमाणे शोभत होता ज्या मार्गाने तो बलवान वानरश्रेष्ठ वेगाने चालला होता त्या मार्गाने तो समुद्र एकदम जणू डोणी इतका लहान झाला पक्ष्यांचे थवे झेप असताना जसा गरुड त्यांच्याबरोबर जावा तसा हनुमान मेघसमूहाला वायूप्रमाणे आपल्यासोबत ओढून घेऊन जात होता तो ओढून येत असलेले मोठे मोठे ढग पांढरे लालसर वरणाचे काळसर गडद दलाल असे शोभत होते पुन्हा पुन्हा ढगांच्या समूहात शिरत आणि बाहेर पड़तो तो झाकल्या जाणाऱ्या आणि पुन्हा प्रकाशणाऱ्या चंद्रासारखा दिसत होता तो वानर उडत चाललेला आहे हे, हे पाहून त्याच्यावर देव गंधर्व इत्यादींनी फुलांचा वर्षाव केला तो वानर श्रेष्ठ उडत जात असताना सूर्याने त्याला तापवले ताप नाही रामकार्य यशस्वीवे याकरता वायूनेही त्याची सेवा केली आकाश आकाशमार्गाने उड्डाण करणाऱ्या त्याची ऋषीने स्तुती केली देव गंधर्व त्या वानराची स्तुतीस्तोत्रे गाऊ लागले नाग यक्ष अनेक राक्षस या सर्वाने कपिश्रेष्ठ श्रम न वाटता हसत चाल आहे हे, हे पाहून त्याची प्रशंसा केली तो वानरश्रेष्ठ हनुमान उडत चालला असता हा इश्वाकूच्या कुलाचा मान ठेवू इच्छिणार आहे असा सागराने विचार केला मी जर वानरेंद्र हनुमानाला वा सहाय्य न करीन तर सर्व मानवांच्या निंदेला पात्र होईल मला इश्वाकूचा राजा जो सगर वंशज वा त्याने वाढवले आहे हा तर त्याचा सचिव तेव्हा त्याला निरुत्साह करून चालणार नाही ज्या योगे या वानराला विसावा मिळेल अशी काही व्यवस्था मी करणे अवश्य आहे माझ्यावर असताना त्याला विश्रांती मिळाली म्हणजे उरलेला प्रवास तो सुखाने करून पलीकडे जाऊ शकेल असा सज्जनपणाचा विचार करून समुद्राने पाण्यात दडलेल्या पोटात हिरण्य असणाऱ्या पर्वतश्रेष्ठ मैनाकाला सांगितले महात्मा इंद्राने तुला येथे पाताळवासी असुरटोळ्यांना अडथळा म्हणून ठेवलेला आहे ज्यांची पराक्रम शक्ती माहीत झालेली आणि जे पुन्हा पुन्हा वर येऊ पाहतात त्यांच्या अमर्याद पाताळाचे द्वार अडवून तू बसलायस पर्वता तिरकस वर खाली असे वाढण्याचे तुझ्यात सामर्थ्य आहे म्हणून मी तुला सूचना देत गिरीश्रेष्ठा उठ या वानरवीर वीर्यवान हनुमान तुझ्यावरून जात आहे तो रामाचे कार्य करू इच्छिणारा आश्चर्यजनक कर्म करणारा आकाशात उडत चाललाय त्या वानर वानरश्रेष्ठाचे श्रम पाहून तू उठावीस हिरण्यगर्भ मैनाकाने समुद्राचे बोलणे ऐकले आणि तो मोठमोठ्या मौध वृक्ष लतांसह चटकन पाण्यातून वर आला मेघ फोडून जसा तापलेल्या किरणांचा सूर्य वर यावा तसा तो समुद्राचे पाणी फोडून अतिशय उंच झाला भोवती पाणी असलेला तो महात्मा पर्वत सागराने नियुक्त केल्याप्रमाणे थोड्याच वेळात वर येऊन आपली शिखरे दाखवू लागला त्याची ती शिखरे सुवर्णमय होती त्यावर किन्नर आणि महासर्प होते ती गगनचुंबी होती सूर्याचा उदयभावा तशी ती वर आली पर्वताची ती सुवर्णाची शिखरे वर उठली त्याने पोलादि शस्त्रासारखा निळसर आकाश एकदम सोनेरी झाले त्याच्या त्या महातेजाने झळाणाऱ्या शिखरामुळे तो गिरीश्रेष्ठ शेकडो सूर्य असल्यासारखा विना विनाअडथळा वर उठून समुद्राच्या पाण्यात मध्येच आपल्यापुढे उभे राहिलेले हे विघ्नच आहे असे हनुमानाला निश्चयपूर्वक वाटले महावेगात असणाऱ्या महाकपीने त्या वर आलेल्या पर्वताला वायू जसा मेघाला खाली पाडतो तसे आपल्या उराने खाली पाडले त्या वानराने असे खाली पाडले तेव्हा त्या पर्वत्रे श्रेष्ठाला त्या वानराचा वेग कळून येऊन फार आनंद झाला आणि त्याने त्याचा त्या जयघोष केला आकाशात गेलेल्या त्या वीर वानराला आकाशात एकदम उपस्थित झालेला तो पर्वत मनुष्यरूप धारण करून आणि आपल्याच शिखरावर उभा राहून प्रेमाने आणि आनंदित अंतकरणाने म्हणाला हे वानरश्रेष्ठा तू हे कठीण काम करीत आहेस माझ्या शिखरावर उतरून सुखाने विश्रांती घेऊन तू जावीस हा सागर रघुकुलात जन्मलेल्यानेच वाढवलेला आहे तू असा रामाचं हित करण्याकरता नेमलेला सागर तुझा सत्कार करीत आहे केलेल्या उपकाराची फेड करावी हा तर सनातन धर्म आहे तेव्हा ती फेड करू इच्छिणाऱ्या तुझ्याकडून मानाला पात्र आहे तुझ्यासाठी म्हणून त्याने मला मोठा मान देऊन प्रेरणा दिली तो म्हणाला शंभर योजन आकाश हा उडत जाणार त्याला तुझ्या शिखरावर विश्रांती ते मिळवून त्याने बाकीचा मार्ग आक्रमावा वानर विरा जरा थांब माझ्यावर विश्रांती घे आणि मग जा एथे पहा सुगंधी गोड कंदमुळे फळे पुष्कळे ती चाखून विश्राम घेऊन वानश्रेष्ठा तू जावीस आमचासुद्धा हा वानर मुख्या तुझ्याशी काही संबंध आहे महागुणांची जाने करून घेतली आहे असा तू त्रैलोक्यात प्रख्यात आहेस वानश्रेष्ठा मारुतपुत्रा वेग घेऊन ओढणारे जे वानर त्या सर्वात तू मुख्य असे मला वाटते अतिथी सामान्य असला तरी अनोळखी धर्म जिज्ञासू ग्रहस्थाने त्याचा सत्कार करावा मग तुझ्यासारख्याची तर काय गोष्ट <coughs> कपिश्रेष्ठा तू तर देवात वरिष्ठ असणाऱ्या महात्म्या वायूचा पुत्र वेगामध्ये त्याच्यासारखाच धर्मज्ञ तुझा सत्कार केल्याने वायूला तो सत्कार मिळणार आहे म्हणून माझ्याकडून तुझा सत्कार होणे योग्य आहे त्याला दुसरेही एक कारण आहे बाबा रे पूर्वी कृतयुगात पर्वताना पंख होते ते सुद्धा वेगवान गरुडाप्रमाणे सर्व दिशांना जात असत तसे ते जात असताना ऋषींच्यासह देवांच्या समुदायाला आणि प्राणी प्राणीमातांना ते आपल्या अंगावर पडतील की काय असे भय वाटू लागले तेव्हा शतयज्ञ करणारा इंद्र पर्वतांवर पर्वतांवर क्रुद्ध झाला आणि त्याने वज्राने त्यांचे पंख तोडून शेकडो हजारो तुकडे केले त्यावेळी तो इंद्र क्रुद्ध होऊन वज्र उगारून माझ्याकडे आला तेव्हा महात्म्या बा वायूने एकदम मला फेकून दिले वर्णश्रेष्ठा याच खाऱ्या पाण्यात मी फेकला गेलो माझे पंख वाचले जसाच्या तसा मी राहिलो याला कारण तुझ्या पित्याने माझे रक्षण केले म्हणून मारुते मी तुझा मान करतो मला तू पूज्य आहेस हे कपिमुख्या हा तुझ्याशी माझा संबंध अत्यंत लाभाचा आहे बुद्धिमंता या अशा प्रकारच्या कार्यात सागराच्या आणि माझ्या मनासारखे तू प्रीतियुक्त अंतकरणाने करावीस वानश्रेष्ठा थकवा येथे सोड तुझ्या भेटीने मला आनंद झालाय मी तुला पूज्य असणारा त्या माझा सत्कार आणि प्रेम तू ग्रहण कर पर्वत्रे श्रेष्ठ असे म्हणाला तेव्हा कपिश्रेष्ठ त्याला म्हणाला माझे आतिथ्य केलेस त्याने मी संतुष्ट झालो तुझ्या मनातला राग घालून टाक माझ्या कार्याचा काल त्वरेने निघून चालला दिवसही उलटून जात आहे आणि मी वचनही बोलून गेलो आहे की मध्ये कुठे थांबायचे नाही असे म्हणून हाताने पर्वताला स्पर्श करून तो वीर यवान वानरवीर जणू हसतच आकाशात शिरून पुढे गेला पर्वत आणि समुद्र बहुमानपूर्वक त्याच्याकडे पाहत होते योग्य आशीर्वादाने त्याने त्याचे पूजन केले त्याचे अभिनंदन केले पर्वताला आणि महासागराला सोडून मग तो खूप दूरवर उडाला आणि आपल्या पित्याचा मार्ग घेऊन निरभ्र आकाशात गेला आणखी वरची गत गती घेऊन तो वायुपुत्र वानश्रेष्ठ गिरीकडे पाहत आधांतरी गेला हनुमानाचे दुसरे अत्यंत कठीण कर्म पाहून सर्व देवाने सिद्धाने आणि श्रेष्ठ ऋषीने त्याची प्रशंसा केली हिरण्यनाभ पर्वताच्या या कृत्याने तेथे असणाऱ्या देवतांना फार आनंद झाला आणि सहस्राक्ष धीमान शचीपती इंद्र स्वत अत्यंत संतुष्ट होऊन सद्गदित होऊन सुनाभ पर्वतश्रेष्ठाला म्हणाला हिरण्यनाभ पर्वतश्रेष्ठा तुझ्या मी अत्यंत संतुष्ट झालो आहे सौम्या तुला मी अभय देतो तू सुखाने जा थकलेल्याने भय असतानासुद्धा शंभर योजना निर्भयपणे आक्रमण करीत हनुमानाला तू फार मोठे सहाय्य केलेस दाशरथी रामाच्या हितासाठीच हा वानर चालला आहे तू शतवाईनुसार नुसार, नुसार त्याचा सत्कार करू पाहिलास त्यामुळे मला अतिशय संतोष वाटतो देवतांचा राजा इंद्र संतुष्ट झालेला पाहून पर्वत्र श्रेष्ठाला फार मोठा आनंद झाला इंद्राकडून त्याला अभयाचा वर मिळाल्यावर तो पर्वत स्थिर राहिला इकडे क्षणभराने हनुमानाने सागराला ओलांडणे सुरू केले त्यावेळी देव गंधर्व सिद्ध श्रेष्ठ ऋषी हे सूर्यासारख्या तेजस्वी नागमाता सुरसेला म्हणाले हा वायुसुत श्रीमान हनुमान नावाचा सागरावरून उडा उडून जात आहे त्याला तू क्षणभर विघ्न कर राक्षसाचे भयंकर पर्वतासारखे अवाढवे हो रूप घे विक्रार जाढा आणि डोळे असे तुझे आकाशाला टेकणारे तोंड कर याचे बळ आणि पराक्रम काय आहे हे पुन्हा पाहण्याची आमची इच्छा आहे तो काही युक्ती करून तुझ्यावर मात करील किंवा विषाद पावेल देवताने मान देऊन असे सांगितल्यावर समुद्रात सुरसेने राक्षसी रूप घेतले ते रूप विकृत विद्रूप आणि सर्वांना भय उत्पन्न करणार होते उडत जाणाऱ्या हनुमंताला घेरून ती त्याला म्हणाली वानश्रेष्ठा श्रेष्ठ देवाने तू माझे भक्ष तू माझे भक्ष म्हणून दाखवून दिले आहे तुला मी आता खाणार या माझ्या तोंडात मला हा सृष्टिकर्त्याने पूर्वी वर देऊन ठेवलाय असे म्हणून तोरेने आपले तोंड रुंद पसरून ती मारुतीच्या पुढ्यात उभी राहिली सुरसा असे बोलले तेव्हा हर्षयुक्त वदनाने तो तिला म्हणाला दशरथाचा पुत्र राम नवाचा त्याने दंडकारण्यात आपला भाऊ लक्ष्मण आणि भार्या सीता यांच्यासह प्रवेश केला होता तो आपले कार्य मन लावून करीत असता त्याचे राक्षसांशी वैर बांधले गेले आणि त्याची यशस्वीनी भार्या सीता रावणाने पळवून नेली तिच्याकडेच मी रामाच्या आज्ञेने दूत म्हणून चालू आहे त्याच्या देशात राहणारी तू रामाला तू सहाय्य करावेश किंवा मैथिलीला आणि शुभ कर्म करणाऱ्या रामाला भेटून मी तुझ्या मुखात येईन हे मी तुला वचन देतो हनुमान असे म्हणाले तेव्हा ती मनाला, ते मनाला येईल ते रूप घेणारी सुरसा म्हणाली कोणीही मला ओलांडून जाऊ शकणार नाही असा मला वरच आहे तो चाललेला पाहून ती नागमाता सुरसा हनुमंताचे बळ जाणून घेण्याच्या इच्छेने म्हणाली आत्ता तू माझ्या तोंडात प्रवेश कर मला ही सृष्टिकर्त्यांनी पूर्वी वर देऊन ठेवलाय असे म्हणून त्वरेने आपले तोंड मोठे करून ती मारुतीच्या पुढ्यात उभी राहिली असे बोलताच क्रुद्ध झालेल्या वानरवीर तिला म्हणाला मी तुझ्या तोंडात मावेने तुझे तोंड कर पाहू दहा योजन पसरलेल्या सुरसेला क्रुद्ध होऊन तो असे म्हणाला आणि स्वतः दहा योजना इतका मोठा झाला सुरसेनेही आपले तोंड वीस योजन पसरले ते लांब जीव असलेले अत्यंत भयंकर नरकासारखे पसरलेले तोंड पाहून त्या बुद्धिमान मेघासारख्या वायुपुत्राने आपले शरीर एकदम लहान केले त्यावेळी तो हनुमान अंगठ्या एवढा झाला तो महाबली तिच्या तोंडात जाऊन बाहेर पडला आणि अंतरिक्षात उभा राहून तो कांतिमान म्हणाला तुझ्या तोंडात मी प्रवेश केला हे दाक्षायणी नमस्कार वैदेही जेथे आहे तिकडे मी चाललो तुझा वर झाला चंद्र जसा राहूच्या मुखातून सुटावा तसा तो आपल्या मुखातून सुटलेला पाहून देवी सुरसा आपले मूळ रूप घेऊन वानराला म्हणाले वानश्रेष्ठा तुझे उद्दिष्ट करता सुखाने जा आणि महात्म्या राघवाकडे तिला घेऊन ये हे हनुमंताचे तिसरे अत्यंत दुष्कर्म दुष्कर कर्म पाहून प्राणीमात्राने वाहवा वाहवा अशी त्या वानराची प्रशंसा केली आक्रमण करण्यास अवघड अशा त्या वरुणालय सागराच्या जवळ येऊन तो आकाशात शिरून गरुडाप्रमाणे वेगाने निघाला तो मारुती गरुडाप्रमाणे वायू मार्गाने चालला त्या मार्गावर पाण्याच्या धारा पडत होत्या पक्षी उडत होते नृत्य गायनाचार्य गंधर्व त्यावर फिरत होते ऐरावत त्याला भेट देत होता सिंह हत्ती वाघ पक्षी सर्प अशी वाहने जोडलेल्या आणि एकत्र उडत असलेल्या विमल विमानाने तो मार्ग शोभत होता विजेच्या स्पर्शाप्रमाणे असणाऱ्या अग्नीसारखा शोभणारा आणि पुण्यसंपादन करून स्वर्ग जिंकलेल्या महाभागाने वास्तव्य केलेला तो मार्ग होता चिरकाल हव्येत राहणाऱ्या अग्नीचा वास तेथे होता तो मार्ग ग्रह नक्षत्रे चंद्र सूर्य तारांगण यांनी विभूषित केला होता त्या मार्गावर महर्षीगण गंधर्व नाग यक्ष यांची गर्दी होती ते अगदी एका बाजूला असलेले असे विमर विश्व होते आणि तेथे विश्वासूंची वस्ती होती त्या मार्गावरून इंद्राचा ऐरावत जात असे आणि चंद्रसूर्याचा तो शुभ मार्ग होता जीव लोकावर ब्रह्मदेवाने निर्माण केलेला हा विमल चांदवाच होता पुष्कळ वीराने आश्रय दिलेला आणि विद्याधर समुदायाने विद्याधर समुदायाने वास्तव्य केलेला असा तो मार्ग होता वायू जसा मेघमालेला ओढून घेऊन जातो तसा हनुमान काळ्या अगुरू सारख्या तसेच लाल पिवळ्या पांढऱ्या वर्णाच्या मेघाना ओढून घेऊन जात होता ते माग चमकत होते त्या ढगात तो वरचे वर शिरत होता आणि किंवा बाहेर पडत असताना पावस पावसाळ्यातील चंद्रासारखा वाटत होता तो, पाव, वाट तो वायुपुत्र हनुमान सर्वत्र दिसत होता पंख असलेल्या पर्वतराजाप्रमाणे तो आकाशात विहार करीत होता पण त्याला उडत असताना पाहून सिंह का नावाची राक्षसी जी अत्यंत वृद्ध झालेली पण मनाला येईल ते रूप घेणारी होती ती मनात विचार करू लागली आता केव्हाची मी भूकेलेली आहे हा मोठा प्राणी फार काळाने माझ्या तावडीत सापडलाय असा मनात विचार करून तिने त्याची छाया ओढली छायाला तिने पकडताच वानराने विचार केला एकदम मी ओढला गेलो आणि माझी पराक्रम शक्ती पांगळी पडत आहे सागरात उलट्या वाऱ्याने वेळ मोठ्या नावाची जशी अवस्था होते तशी माझी झाली आहे त्या वानराने मग तिरकी वर खाली अशी दृष्टी टाकली तेव्हा त्याला त्या खाऱ्यापण्यात एक महाभूत वर आले दिसले त्या विकृत तोंडाच्या स्त्रीला पाहून मारुती मनात विचार करू लागला वानर राजाने वर्णन केले होते तसेच हे अद्भुत दिसणारे भूत छायेला पकडणारे आणि प्रचंड बळाचे आहे यात संशय नाही तसीही केला यथायोग्यपणे जाणून बुद्धिमान वानराने आपले शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे खूप मोठे केले त्या महान वानराचे शरीर वाढलेले पाहून तिने आपले तोंड पातळ आणि आकाश यांना भिडण्यासारखे केले मेघगर्जनेप्रमाणे गर्जना करीत ती वानराकडे करी धावली त्याने तिचे ते विकृतचे प्रचंड मुख पाहिले त्या बुद्धिमान कपिने तिच्या शरीराचे प्रमाण आणि नाजूक भाग लक्षात घेतले वज्र शरीराचा तो वानर थोडा आपले शरीर आखसून घेऊन तिच्या विकृत तोंडात पडला सिद्ध चारणानं तो पौर्णिमेला राहू जसा चंद्राला घिळू लागतो तसा तिच्या तोंडात बुडत चाललेला दिसला मग वानराने आपल्या तीक्ष्ण नखाने तिचे नाजूक भाग कोरतडले मनाच्या झडप्याने विक्रम करून तो वेगाने वर उडाला तिचा दैवबलाने धैर्याने आणि चतुरपणाने पाडाव करून त्या वानरवीराने पुन्हा आपले शरीर वाढवले हनुमंताने तिचे हृदय नष्ट केल्यामुळे ती व्यथित होऊन पाण्यात पडली तिचा निपात करण्याकरता ब्रह्मदेवानेच हनुमानाला उत्पन्न केले होते वानराकडून सिंहिका मारली गेली आणि ती तत्काळ पडली हे पाहून आकाशात फिरणारे जीव त्या वानश्रेष्ठाला म्हणाले तुझ्याकडून हे महाभूत मारले गेले तू हे फार मोठे कार्य केलेस वानश्रेष्ठा तुझ्या मनात असलेला हेतू सुखरूपपणे साध तुझ्याप्रमाणे वानरेंद्रा ज्याला धृती दृष्टी बुद्धी आणि चातुर्य ही चार आहेत त्याला कामात विघ्न क कधीही बाधत हेतु सिद्ध हो हो या अशा शब्दाने त्याने त्या गौरवपात्र हनुमंताचा गौरव केल्यावर तो वानर सर्पभक्षी गरुडाप्रमाणे आकाशात झेप घेऊन गेला त्याने सगळीकडे दृष्टीफिरवली आणि आपण आता जवळजवळ परतीर गाठला असे त्याला दिसले शंभर योजन पार केल्यानंतर त्याला वन वनराजे दिसले उडत असतानाच त्या वानश्रेष्ठाला विविध प वृक्षाने भूषवलेले ते द्वीप आणि चंदनाची उपवणे दिसली समुद्र समुद्राचा आत शिरलेले भूप्रदेश त्या प्रदेशावर उगवलेले वृक्ष समुद्राच्या पत्न्या ज्या नद्या त्यांची मुखेसुद्धा त्याला दिसली प्रचंड मेघाप्रमाणे आपले स्वतःचे रूप आणि त्याने जण अडलेले आकाश पाहून त्या धीरगंभीर बुद्धिमान हनुमंताने विचार केला माझे हे वाढलेले शरीर आणि प्रचंड वेग पाहून माझ्याविषयी राक्षसांना कुतूहल उत्पन्न होईल असा त्या महाबुद्धिमंताने विचार करून आपल्या पर्वतासारख्या शरीराचा संकोच केला आणि जसा आत्मज्ञाने पुरुष मोह सोडून मूल रूप घेतो तसे त्याने मूल रूप घेतले आपले ते रूप अत्यंत लहान करून हनुमान मूळ रूपावर आला जणू बळीच्या वीरशक्तीचे तीन पावले टाकून हरण करणारा विष्णूच नाना प्रकारची मनोहर रूपे धरणारा तो कोणालाही अशक्य असणाऱ्या समुद्राच्या पलीकडच्या तीराला उतरला आणि स्वतःकडे पाहून आणि आपला हेतू लक्षात घेऊन त्याने नेह नेहमीचे रूप धरले मग महामेघांच्या राशीसारखा असणारा तो हनुमान त्या लांबलचक आणि चित्रविचित्र शिखरे असणाऱ्या पर्वताच्या एका शिखरावर उतरला त्या शिखरावर केतकी उद्दारकं आणि माड अशी झाडे होती तेथून तो समुद्र तीरावर आला त्याला लंका एका उंच पर्वताच्या डोक्यावर दिसली पशुपक्ष्यांना भेडसावणारे रूप टाकून देऊन तो त्या पर्वतावर उतरला बळाने मोठमोठ्या लाटांच्या दानव सर्वाने भरलेल्या समुद्रावरून आक्र आक्रमण करून तो त्या समुद्राच्या तीरावर उतरला तेव्हा त्याला अमरावतीसारखे असलेल्या लंका दिसली सुंदरकांडाचा पहिला सर्ग समाप्तो